वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग बेऐंशी वा ऋषींचे सांगणे सा, जाणून राम अप्सरागण उपयोग करीत असलेल्या पवित्र सरोवराकडे संध्यापासना करण्याकरता गेला तेथे उदकविधी करून पश्चिम संध्येची त्याने उपासना केली आणि पुन्हा त्याने महात्म्या अगच्छ्यांच्या आश्रमात प्रवेश केला अगच्छ्याने त्याच्या भोजनासाठी बहुगुणी कंदमुळे वनस्पती आणि पवित्र तांदळाचे पदार्थ बनवले होते ते अमृतासारखे अन्न खाऊन तो प्रसन्न आणि संतुष्ट झाला आणि त्या रात्री तेथेच राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या शत्रु शत्रुधम रा आणि निरप घेण्याकरता तो ऋषींच्या अगतसिंह ऋषीना अभिवादन करून राम म्हणाला आता आपल्या वस्तीस्थानाला दा जाण्याला दा, आपण मला अनुज्ञा द्यावी आपण महात्माच्या दर्शनाने मी धन्य झालो मी आपला आभारी आहे आपल्या महात्म्यांच्या भेटीने पावन होण्याकरता मी पुन्हा येईल रामाच्या तंडून हे अद्भूत वचन ऐकून धर्मदृष्टी बाळगणारे ते तपोधवन अत्यंत प्रेमाने म्हणाले रामा तुझे हे शुभ शब्दांचे बोलणे अत्यंत अद्भुत आहे रामा सर्व भूतांना पावन करणारा तूच आहेस रामा क्षणभर देखील तुझे दर्शन ज्यांना झाले ते पावन होतात स्वर्ग जातात देवांना पूज्य होतात जे प्राणी या जगात तुझ्याकडे घोर दृष्टीने पाहतात ते यमदंडाने तत्काळ नरकात अस तू रघुश्रेष्ठ रामा तुझी कथा सांगणारे जगात सिद्धी पावतात तू निश्चिंतपणे सुखरूप जा वाटेत तुला कसलेही भय नाही धर्माने राज्याचे शासन कर जगाचा अंतिम आधार तूच आहेस मुनी असे म्हणाले तेव्हा जोडलेला आत पुढे करून सत्यशील संपन्न अशा त्या ऋषीना त्या प्राज्ञाने अभिवादन केले त्या ऋषीश्रेष्ठांना आणि इतर सर्व तपोथनांना वंदन करून तो सुवर्णजडित पुष्पकात निश्चिंत मनाने चढला तो निघाला असता देवानी इंद्राला द्यावेत तसेच सर्व मुनी इंद्रासारख्या प्रभेच्या रामाला आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला त्या सुवर्ण्डीत पुष्पकात बसून राम आकाशात गेला तेव्हा तो पावसाळ्याच्या प्रारंभी मेघाच्या निकट असलेल्या अर्धा दिवस झाला आणि राम ठिकाणी इच्छागामी सुंदर पुष्पकाला दिला आणि निरप देताना प्रभू राम त्याला म्हणाला जा तुझे मंगल हो मधल्या चौकात असणाऱ्या द्वारपाला तो म्हणाला लक्ष्मण आणि भरत यांच्याकडे जाऊन त्यांना मी आले ते सांगून मी तोरेने पावले उचलीत बोलावले हे म्हणावे वेळ लावू नकोस उत्तरकांडाचा ब्याऐंशी वासर्ग समाप्त